वाल्मिकी रामायण किशकिनधाकांड सर्ग एकसष्टवा मग मी मुनीना सूर्याचे जवळ जाण्याचे आमचे दुष्कर आणि भयंकर साहस कर्म सांगितले भगवन जखमी झाल्यामुळे लज्जेने संकोच वाटत असल्यामुळे आणि थकून गेल्यामुळे मला आपल्याशी बोलणे शक्य नाही मी आणि जटायू गर्वाने मोहित होऊन एकमेकात चढाओ लावून एकमेकांच्या पराक्रमाची ओळख करून घेण्याच्या इच्छेने आकाशात दूरवर उडाल होतो कैलास शिखरावर मुनिजनात गेलो खाली पृथ्वीकडे आम्ही पाहिले तेव्हा नगरे अलग अलग रथाच्या चाका एवढी दिसू लागली कुठे वाजंत्र्यांचा घोष तर कुठे भूषणातून निघणारा आवाज लाल वस्त्रे नेसलेल्या ला, पुष्कळ स्त्रिया गात असलेल्या मग दिसले झेप घेऊन थांबलो दसुंधरा सुताच्या धाग्याने भरल्यासारखी दिसली हिमवान वेंध्य अत्यंत मोठा मेरू हे पर्वत भूतरावर एखाद्या जलाशयात असलेल्या हत्तीप्रमाणे दिसले त्यावेळी आम्हा उभयताना अतिशय थकवा आला घाम फुटला भय उत्पन्न झाले घेरी येऊ लागली आणि मग दारुण मुरछिण आग्ने पश्चिम काहीच दिशा कळे ना प्रळयकाळी जग आवडले जाऊन अग्निने जळून नष्ट होते तसे वाटू लागले माझे मन ठार मेले पण डोळ्यांना काही आधार मिळाल्यामुळे मी मोठ्या कष्टाने मन डोळ्यात आणले आणि अधिक मोठा यत्न करून सूर्याकडे पाहिले तेव्हा आम्हाला तो पृथ्वी एवढा मोठा दिसला त्याचवेळी जटायू मला न सांगता तेथून पृथ्वीकडे खाली जाऊ लागवा त्याला पाहून मी त्वरित आकाशापासून सुटलो आणि पंखाने जटायूचे रक्षण केले त्यामुळे तो जळला नाही <coughs> चुकीने वायू मार्गापासून पडत असताना मी मात्र तेथे जळालो जटायू जनस्थानात पडला असावा अशी मला शंका आहे मी मात्र पंख जळून निचेष्ट होऊन विंध्यावर येऊन पडलो आहे मी राजाला आचवलो भ्रातेला आचवलो पंख नाहीसे झाले पराक्रम शक्ती संपली केवळ मरणाची इच्छा धरून या पर्वताच्या कड्यावरून खाली उडी घेईल पिशकिंजाकांडाचा एकसष्टावा सर्ग समाप्त